श्लोक तेराव महात्मा नसतो प्रकृती भजन्यूतांचे आधिकरण व क्षयरहीत अशा मला जाणून अनन्य होक्ती करतात ऐसे बोलिले देवे तेथे जी म्हणितले पांडवे आई के वाचा विसवे साधू कथा श्रीकृष्ण असे म्हणाले त्या प्रसंगी अर्जुन म्हणाला होय महाराज तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले ज्या साधूंच्या वर्णनात वाणीला विश्रांती मिळते ती साधू कथा ऐक तरी जयांचे चोखटे मानसी मी होेत्र संन्यासी जया निजेली आते उपासी वैराग्य गा ज्यांच्या शुद्ध मनोरुपी क्षेत्रात मी क्षेत्र सन्यासी होऊन असतो व पुरुष निजले असता वैराग्य त्यांची उपासना करते म्हणजे स्वप्नात सुद्धा ज्यांचे वैराग्य ढळत नाही जयाची आस्थेची सद्भावा आतू धर्म करी राणी वा जयाचे मन ओलावा विवेकासी ज्यांच्या कळकळीच्या चांगल्या वासनेत धर्म करतो ज्यांना अधर्माची इच्छा उत्पन्न होत नाही व ज्यांचे मन विचारास जीवन आहे गंग स्नान केलेले आहे व जे पुरुष पूर्णता जेवण तृप्त झालेले आहेत आणि जे पुरुष शांती रुपी वेलीची कोवळी पाने आहेत जे घाले परिणाम जे, जे, जे पुरुष परिणामाला म्हणजे पूर्ण अवस्थेला फुटलेले अंकुर आहेत जे सात्विक धैर्य रूपी मांडवाचे खांब आहेत जे पुरुष ब्रह्मानंद रुपी समुद्रात तुडुंब बुडवून भरलेले घट आहेत जया भक्तीची येवते जय सर म्हणती जयाचे लिले माझी नीती जियाली दिसे ज्यांना भक्तीची एवढी प्राप्ती असते कि ते मोक्षाला पलीकडे हो असे म्हणत ज्यांच्या सहज कर्माचरणामध्ये नीती जगलेली दिसते जय आघवांची करणी ले, ले शांतीची लेणी जयांचे चित्त गवसणी व्यापका मज ज्यांनी इंद्रियांचे ठिकाणी शांतीचे अलंकार धारण केले आहेत व ज्यांचे चित्त मी जो सर्व व्यापक त्या मला आच्छादारी असे जे प्रशस्त अनुभवाचे पुरुष आहेत ते दैवी प्रकृतीचे दैव आहेत ते महात्मे हे सर्व माझेच स्वरूप आहे असे जाणून मग वाढते माते भजती जे महात्मे परी दुजे पण मनोधर्मे शिवतले नाही मग वाढत्या प्रेमाने मला भसतात पण त्यांची भक्ती अशी एकविध असते कि ते आपल्या मनाच्या संकल्पाने देव एक उपास्य व मी एक उपासक निराळा आहे अशा दुसरेपणाला शिवत नाही ऐसे मीच होऊ पांडवा करीती माझी सेवा परी नव लावो तो सांगावा असे आईक अर्जुना या प्रमाणे मीच होऊन ते माझी सेवा करतात पण त्यांचा सेवा करण्याचा आश्चर्यकारक प्रकार सांगायचा आहे तो ऐक श्लोक चौदाव सततम कीर्तयंतो माम यंत दृढ व्रता नमस्यंत माम भक्त्या नित्य उपासते सदा माझे स्मरण करणारे अष्टांग योग मार्गाने माझ्या प्राप्तीसाठी निश्चयपूर्वक प्रयत्न करणारे व मला भक्तीपूर्वक म्हणजे सर्व मीच आहे असे समजून सर्वत्र मला नमस्कार करणारे असे माझ्या ठिकाणी नित्य चित्त लावणारे माझी उपासना करतात तरी कीर्तनाचे नि नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे जे नामची नाही पापाचे ऐसे केले तर त्यांनी कीर्तनाच्या उत्कर्षाने प्रायश्चितांची कामे नाहीशी करून टाकली कारण कि त्यांनी नावच नाही असे केले यमदमा अवकाळा आणली तीर्थे ठाया वरून उठविली यमलोकी खुंटिली आघवी यमदमास निस्तेजता आणली तीर्थास पाप नाहीसे करणारे असे जे श्रेष्ठ पद मिळाले होते त्या श्रेष्ठ पदावरून तीर्थास उठवले व पापे करून लोक यमलोकास जात होते पण पापे कीर्तनाने नाहीशी केल्यामुळे पापी लोक यमलोकास जात नाहीसे झाले यमू म्हणे काय यमावे दमू म्हणे कवना ते तीर्थे म्हणती काय खावे दोष ओखदासी नाही यमसाधन म्हणायला लागले कि निग्रह कोणाचा करावा कारण ज्याचा निग्रह करायचा ते मन कीर्तनाच्या योगाने आत्मरूप झाले दमसाधन म्हणू लागले कोणत्या इंद्रियाचे दमन करावे कारण कीर्तनाने सर्व इंद्रिये आत्मस्वरूपात तल्लीन झाली तीर्थे म्हणायला लागली कि पापच जर औषधाला राहिले नाही तर आम्ही खावे काय ऐसे माझे नि नाम घोषे नाही करीती विश्वाची दुखे अवघे जगची महा दुमदुमीत भरले याप्रमाणे माझ्या नामघोषाने विश्वाची दुःखे नाहीशी करतात व सर्व जगच ब्रह्म सुखाने जिकडे तिकडे कोंडून भरतात ते पाहावित, पाहा अमृते योगे वीण दावित कैवल्य डोळा ते महात्मे प्राकृत सूर्याच्या पहाटेशिवाय ज्ञानरूप दिवसाचा उदय करतात व स्वर्गातील प्राकृत अमृताशिवाय ते जगवतात अष्टांग योगाशिवाय मोक्ष डोळ्याला दाखवतात म्हणजे अनुभवाला आणून देतात परीरा यात जगा परंतु हा राजा आहे हा रंक आहे असा योग्यता भेद ते मनात धरत नाहीत व लहान मोठा अशी निवड करीत नाहीत व जगाला एकसारखे आनंदाचे कोट होतात कही एखादे जावे ते वैकुंठोषे गौरवे धबिले विश्व पूर्वी असे होते की कधीतरी एखाद्याने वैकुंठ जावे ते यांनी सर्व वैकुंठ केले याप्रमाणे माझ्या नाम महात्म्याने संपूर्ण विश्व प्रकाशित केले तेजे सूर्य तैसे सोजवळ परि तोही अस्तवे हे किडाळ चंद्र संपूर्ण एखादे वेळ हे सदा पुरते तेजांनी ते महात्मे सूर्यासारखे लखलखित आहेत असे म्हणावे परंतु सूर्यचा अस्त होतो हा सूर्यात दोष आहे पण महात्म्यांच्या ज्ञानोदयाचा कधीच अस्त होत नाही यास चंद्राची उपमा द्यावी तर चंद्रा एखादे वेळेसच म्हणजे फक्त पौर्णिमेला पूर्ण असतो आणि हे महात्मे स्वरूप स्थितीने नेहमीच पूर्ण असतात मेघ उदार परी ओसरे मन उनी उपमेसी न पुरे हे निशंकपणे सपाखरे, खरे पंचान मेघ दृष्टी करण्यात उदार असतो पण तो ओसरतो म्हणून तो मेघ या बोधाची सदैव वृष्टी करणाऱ्या महात्म्यांना उपमा देण्यास पुरेसा नाही हे महात्मे नियपणे कृपाडू असे सिंह आहेत जयाचे वाचे पुढे भोजे नाम नाचत असे माझे जे जन्मसहसरी वोळ गिजे एक वेळ मुखासी यावया जे माझे नाम एक वेळ मुखात येण्यासाठी हजारो जन्म सेवा करावी लागते ते माझे नाम ज्यांच्या उमरडोनी जाय तो मी एक वेळ वैकुंठात नसतो एक वेळ सूर्य बिंबातही असत नाही याशिवाय मी एक वेळ योग्यांची हृदय देखील उल्लंघन करून जातो करीत या पाशी पांडवा मी हार पलावा जेथ नाम घोषू बरवा करीती ते माझे परंतु अशा रीतीने मी जरी हरवलो असलो तरी पण माझे भक्त जेथे माझ नामघोष चांगला करतात त्यांच्यापाशी अर्जुना मला शोधावा कारण मी तेथे सापडणारच कैसे माझ्या गुणी झाले देश काळाते विसरले कीर्तन सुखे झाले आपण पाचे ते महात्मे माझे गुण गाण्यात कसे तृप्त झाले आहेत कि त्या योगाने त्यांना आपण कोठे आहोत वा आपला काल भजनत किती गेला याची तेच खबरच नसते ते कीर्तनाच्या सुखाने आपले ठिकाणीच आपले स्वरूप होऊन राहिले आहेत कृष्ण विष्णू हरि गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विषद उदंड ते महात्मे कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामांचेच केवळ कथन करतात व मध्ये मध्ये स्पष्ट रीतीने पुष्कळ आत्मचर्चा करतात हे बहु असो या परी कीर्ती अवधारी एक विचार चराचरी पांडू कुमार आता हे फार वर्णन करणे राहू दे अर्जुना याप्रमाणे किती एक माझे भक्त माझी कथा करीत करीत चराचरांमध्ये संचार करीत असतात मग आणि अर्जुना साविया बहुवा जतन पंच प्राण पडाऊ घेऊन अर्जुना म किती एक जे आहेत त्यांनी सहजच मोठ्या तत्परतेने पाच प्राण व मन हे वाटाडे बरोबर घेऊन बाहेरी यमन यमनयमांची काटी लाविली परंतु वज्रासनाची पवळी पन्नासली बरी प्राणायामाची मांडिली वाहाती यंत्रे बाहेरच्या बाजूला यमनियमनचे काटेरी कुंपण लावले आणि त्या कुंपणाच्या आत मूळ बंधाचा कोट तयार केला व त्या कोटावर प्राणायामरुपी चालू असलेल्या तोफा ठेवल्या ते मनपवनाचे निरवाडे सतरावी येथे कुंडलिनीच्या प्रकाशाने व मन आणि प्राणवायू यांच्या मदतीने सतरावी जी जीवन कला तेव्हा ते प्रत्याहार ते प्रत्याहाराने मोठा पराक्रम केला तो असा त्यामुळे विकारांची भाषा संपली व त्याने इंद्रियांना हृदयाची आत बांधून आणली त धारणा वारू दाटिले महाभूताते एक वटिले मग चतुरंग सैन्य निवडिले संकल्पाचे तो इतक्यात धारण रूपी घोड्यानी गर्दी केली व त्यांच्या बळाने साधकाने पृथ्वी वगैरे महाभूतांना एकत्र केले व नंतर त्याने संकल्पाचे चतुरंग सैन्य मन बुद्धी चित्त व अहंकार यांना ठार केले तयावरी जैत रे जैत ध्यानाचे निशाण वाजत दिसे तन्मयाचे झळकत एक एकछत्र त्यानंतर जय झाला रे झाला म्हणून ध्यानाची नौबत वाजू लागली व स्वरूप एक छत्र म्हणजे एक सत्ता चमकत असलेली दिसली पाठी समाधी श्रीयेचा अशे खा आत्मानुभव राज्य सुखा पट्टाभिषेकू देखा समरसे जाहला नंतर समाधी रूपी लक्ष्मीचे जे आत्मानुभव रूपी संपूर्ण राज्य राज्यसुख त्याचा समरस तेने त्यांना राज्याभिषेक झाला पहा ऐसे हे गहन अर्जुना माझे भजन आता ऐके सांगेन जे करीती एक अर्जुना या प्रमाणे हे माझे अष्टांग योग द्वारा होणारे भजन फार कठीण आहे आता किती एक मला दुसऱ्या प्रकाराने म्हणजे नमनुरूप भक्तीने बसतात तो प्रकार सांगतो ऐक परी दोन्ही पाल वेरी जैसा एकतन तू अंबरी तैसा मी वाचून चराचरी जाणती तर वस्त्रामध्ये ज्याप्रमाणे एका पदरापासून दुसऱ्या पदरापर्यंत एक सूतच असते त्याप्रमाणे सजीव व निर्जीव पदार्थात माझ्या वाचून ते दुसऱ्यास ओळखीत नाहीत आधी ब्रह्म करुनी शेवटी मशक धरून माझी समस्त हे जाणवनी स्वरूप माझे ब्रह्मदेवापासून आरंभ करून अखेर चिलटा पर्यंत मध्ये जे काही सर्व आहे ते माझे स्वरूप आहे हे जाणून मग वाडधा कुटे न म्हणती सजीव निर्जीव नेणती देखिलिये ये वस्तू उजू लुंटीती मीची मनोनी। मग मोठे लहान याचा विचार न करता किंवा सजीव अथवा निर्जीव हा भेदही न करता जो पदार्थ नजरे पुढे येईल त्यास मीच परमात्मा आहे असे समजून सरल लोटांगण घालतात आपुले उत्तमत्व नाठवे पुढील योग्य योग्य नेणवे एकसरे व्यक्ती मात्राचे निनावे नमुची आवडे त्यांना आपले चांगलेपणाची आठवण नसते व समोर असलेले योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे काहीही न जाणता वस्तू मात्र उद्देशून सरसकट नमस्कार करणे त्यांना आवडते जैसे उंची उदक पडिले ते तळवटवरी उगेले तैसे नमिजे भूत जात देखिले ऐसा स्वभाव ओचित उंच जागेवरून पडलेले पाणी जसे सखल जागेकडे ऑप येऊ लागते त्याचप्रमाणे पाहिलेल्या प्राणी मात्रांना नमस्कार करण्याचा त्यांचा स्वभाव असतो का फळिली या तरुची शाखा सहजे भूमीसी उतरे देखा तैसे जीव मात्रा अशे खा खाला पहा कि फळाराने लगडलेल्या झाडाची फांदी जशी सहजेच जमिनीकडे लावते त्याप्रमाणे सर्व प्राणी मात्र पुढे ते नम्रपणे लावतात अखंड अगरवता असती तयाते विनयो हे संपत्ती जे जय जय मंत्रे अर्पीती माझा ठाई ते नेहमी निराभिमान होऊन राहिलेले असतात व नम्रपणा हीच त्यांची संपत्ती असते ती संपत्ती ते जय जय मंत्रने मंत्राणी उपासिती नमस्कार करीत असताना मान व अभिमान हे नाहीसे झाले म्हणून ते सहजगत्य मदुरूप झाले या प्रमाणे माझ्या स्वरूपात मिसळून माझी निरंतर उपासना करतात अर्जुना हे गरुवी भक्ती सांगितली तुझ प्रती आता ज्ञान यज्ञ यजिती ते भक्त आई केली आता ज्ञानरूप यज्ञने माझी आराधना करतात त्या भक्तांचे प्रकार एक श्लोक पंधरावा ज्ञान यज्ञेन चामुपासन पृथक बहुदा विश्वतो मुखम तसेच दुसरे कित्येक जण सर्वतोमुख जो मी त्या माझे एकत्वाने म्हणजे आपल्या स्वप्नातील पदार्थाशी जागृत झाल्यावर जागृत पुरुष जसे ऐक पाहतो त्या अभेद ज्ञानाने वेगळेपणाने म्हणजे आकार भिन्न पण वृक्ष दोन्ही एकच या अभेद व निरनिराळ्या प्रकाराने म्हणजे जो आकार जेथे दिसेल तो मीच आहे अशा अभेद ज्ञानाने द्याना यजन करून माझी उपासना करतात परि भजन करीती हातवटी तू जाणत आिरी जे मागा या गोष्टी केली आम्ही परंतु ही भजन करण्याची रीती अर्जुन तुला माहित आहेच कारण आम्ही या गोष्टी मागे म्हणजे चौथ्या अध्यायात श्लोक तेहतीस ते बेचाळीस मध्ये तुला सांगितले आहेत तवा आजी अर्जुन म्हणे ते दैविकी या प्रसादाचे करणे तरी काय अमृताचे आरोगणे पुरे मनवे। तेव्हा अर्जुन म्हणाला होय महाराज मी जाणत आहे व हे देवाचे प्रसादाचे करणे आहे परंतु अमृताचे भोजन मिळाल्यावर पुरे आता नको असे मनवेल का या बोला आनंदे लगटा देखिले तयाते कि सुखाबलै चित्ते डोल असे अर्जुनाचे वरील बोलण्यावरून तो हे जाणण्याविषयी उत्सुक आहे असे पाहून लागलीच अंतःकरणात संतोष झाल्यामुळे श्रीकृष्ण डोलावयास लागले म्हणे भले केले पारथा एरवी हा अनवसरू सर्वथा परी बोलवी तसे आस्था तुझी माते श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना फार चांगले केलीस नाहीतर मागे एक सांगितले असल्यामुळे हा मुळीच बोलण्याचा प्रसंग नव्हता परंतु तुझी कळकळ मला बोलायला भाग पडते तव अर्जुन तेव्हा अर्जुन म्हणाला तुझी आस्था बोलवते हे काय म्हणतात चकोर पक्षी असला तरच चंद्र उगवतो एरवी उगवत नाही कि काय महाराज जगाला शांत करावे हा त्याच्या म्हणजे चंद्राच्या ठिकाणी स्वभावच आहे ये रे चको रे तिये चाचू करीती तेवी आम्ही बिनवते देवो कृपा सिंधू आता जे चकोर आहेत ते केवळ आपली शांतता व्हावी या इच्छेने चंद्राकडे चोच करतात त्याप्रमाणे आमची विनंती ती किती थोडी आहे पण देवा आपण कृपा आहात जी मेघा मेघुली प्रौढी जगाची आरती दवडी चातकाची वाचून केवडी तो वर्षावो पाहूनी। महाराज मेघा आपल्या उदारपणाच्या वर्षावाने संपूर्ण जगाची पिढा घालवतात वास्तविक पाहिले तर त्या पावसाच्या वृष्टीच्या मानाने चातकाची तहान ती केवढी परी चुळा जेवी गंगे तेची ठाकावे पडे तेवी बहुका थोडे तरी सांगावे देवा परंतु एक चुळभर पाण्याची इच्छा असली तरी ज्याप्रमाणे गंगेला जावे लागते त्याप्रमाणे आमची ऐकण्याविषयीची इच्छा फार असो अथवा थोडी असो तरी ते देवानच सांगितली पाहिजे तेथे देवे म्हणितले राह जो संतोष आम्हा जा स्तुतीस आहे ऐसे उरले नाही त्यावेळी श्री कृष्ण म्हणाले हे असुदे तुझी आस्था पाहून जो काही आम्हाचा आनंद झाला आहे त्याच्यावर आता स्तुती सहन होईल असे राहिले नाही पई परी सतु आहा सी निकी या परी त्याची वक्तृत्व वरहाडी पुरस्कारोनी श्री हरी आदरिले बोलो तू उत्तम तऱ्हे ऐकत आहेस तेच आमच्या बोलण्याला बोलावून आणण्याचे काम करते याप्रमाणे अर्जुना के देत श्री कृष्णाने बोलायला आरंभ केला तरी ज्ञान यज्ञो रुपू ते तेथ आदि संकल्पू हा युपू महाभूते मंडपू भेदूतो पशु तर ज्ञानयज्ञ तो असा आहे या ज्ञान यज्ञामध्ये संकल्प हा पशु बांधायचा खांब आहे पंच महाभूते हा मांडव आहे व द्वैत हा पशु आहे मग पाच जे विशेष गुण अथवा इंद्रिये आणि प्राण हे यज्ञोपचार भरण अज्ञान गृत. नंतर पंच महाभूतांचे जे शब्द स्पर्शादी विशेष गुण अथवा इंद्रिय व प्राण हीच यज्ञाची साहित्य सामुग्री असून अज्ञान हे आहे तेथ मन बुद्धीची सुहाडी जाणे मन व बुद्धी या कुंडात प्रज्वलित ज्ञानरूपी अग्नि असून हे मित्र अर्जुना सुख दुःखादी द्वंद्वा विषयी जी चित्ताची समता ती वेदी म्हणजे त्या यज्ञातील शुद्ध केलेल्या यज्ञाचा ओटा होय असे समज सविवेक मती पाटव ते मंत्र विद्या गौरव शांती सुरु जीव यजवा आत्मानात्मविचार करण्याविषयीची जी बुद्धीची कुशलता तीच मंत्र शोभा आहे शांती ही सुरु नावाची यज्ञ आहेत व जीव हा यज्ञ करणारा आहे तो प्रती चे निपात्रे विवेक महामंत्रे ज्ञानाग्निहोत्रे भेदुनाशी तो यज्ञ करणारा जीव स्वरूपानुभव रूप पात्र व ब्रम्हिचार रूप महामंत्राने व ज्ञानरूप अग्निहोत्र कर्माने जीव व ईश्वर यांच्या भिन्नपणाची आहुती देऊन तो भेद नाहीसा करते आणि यजिता यजन हे ठाये आत्मसमरसी अवभृती जेव्हा त्यावेळेस अज्ञान रूपी तूप सरून जाते आणि यज्ञ करणारा व यज्ञ करणे हे थांबते आणि जेव्हा यज्ञ करणारा जीव अभृत स्नाच्या वेळी आत्मैक्य रूपी पाण्याने स्नान करतो तेव्हा भूते विषय करणे हे वेगळं आले काही न म्हणे आघवची ऐसे जाणे आत्मबुद्धी तेव्हा तो यज्ञ करणाऱ्या पंच महाभूत विषय व इंद्रिये ही काही वेगळीपणाने समजत नाही कारण आत्मबुद्धीमुळे तो हि सर्व एकच आहेत असे जाणतो जैसाचे इला तो अर्जुना मने स्वप्नीची हे विचित्र सेना मीची जाद्रा वशे अर्जुना जसा झोपेतून जागा झालेला पुरुष म्हणतो कि झोपेला वश होऊन स्वप्नातील ही चित्र विचित्र सेना मी झलो होतो ना आता सेना सेना नव्हे हे मीच एक आघे ऐसे एकत्वे मानवे बिश्वतया जागे झाल्यावर तो म्हणतो कि स्वप्नातील सैन्य ते आता खरोखरीच सैन्य नाही तर स्वप्नामध्ये सैन्य वगैरे सर्व मीच एकटा होतो अशा एकत्वाने संपूर्ण विश्व त्याच्या अनुभव येते मग तो जीव हे भाष आ ब्रह्म परमात्म बोधे भरे ऐसे भजती ज्ञानाधरे एकत्वे अशा अनुभवावर आल्यावर मग मी जीव आहे ही त्याची कल्पना नाहीशी होती ब्रह्मदेवापासून तो मुंगी पर्यंत सर्व ब्रह्मरूपच आहे अशा ज्ञानाने तो परिपूर्ण होतो याप्रमाणे ज्ञान यज्ञ या दुबारा या ऐक्य भावनेने माझे भजन करतेत। अथवा अनादि हे अनेक जे अना सारी एका एक आणि नामरूपाधिक तेही विषम अथवा अनादि हे अनेकत्व असेच आहे कारण त्यांची नामरूपे सुद्धा भिन्न भिन्न आहे मनोनी विश्व भिन्न परी न भेदेत याचे ज्ञान जैसे अवयव तरी आन आन परी एकेची देहीचे म्हणून जरी विश्वात त्यांच्या दृष्टीत भिन्न भिन्न पदार्थ पडले तरी त्या योगाने त्यांचे ज्ञान भेद पावत नाही ज्याप्रमाणे अवयव जरी निर्निराळे आहेत खरे परंतु ते सर्व एकाच देहाचे आहेत का शाखा थोरा परी आहाती एकाची बहु बहुरश्मी परी दिनकरा, एकाचे जेवी अथवा जश्या लहान मोठ्या फांद्या आहेत खऱ्या परंतु त्या एकाच झाडाच्या असतात व ज्याप्रमाणे अनेक किरणे खरी परंतु ती एकाच सूर्याची असतात ते वि नाना विधा व्यक्ती आनाने नामे आना निती ऐसे जाणती भेदला भूती अभेदा त्याप्रमाणे नाना प्रकारच्या व्यक्ती त्यांची भिन्न भिन्न नावे व त्यांचे भिन्न भिन्न स्वभाव याप्रमाणे भेद असलेल्या प्राण्यात अभेद जो मी त्या मला ते जाणतात येणे वेगळाले पणे पांडवा करीती ज्ञान यज्ञ बरवा जेन न भेदी जाणते म्हणून अर्जुना अशा इंद्रियांना गोचर होणाऱ्या भेद प्रती दागला कारण कि तेवत नाहीत म्हणजे त्या भिन्न भिन्न ज्ञानातून अन्वय दृष्टीने परमात्म्याला पाहतात ना तरी जे धवा जी ठाई दे का जे जे काही ते मी वाचूनही नाही ऐसाची बोधू अथवा जेव्हा ज्या ठिकाणी जे काही पाहतात ते माझ्या स्वरूपा वाचून दुसरे काही नाही असाच त्यांचा बोध असतो पाहे पा बुडाबुडा जे उता जाये ते जळाची एकतया आहे मग विरे अथवार आहे तरी जळाची माझी असे पहा कि बुडबुडा जेथे जाईल तेथे त्याला ते एक पाणी मात्रच आहे मग राहिला तरी पाण्यातच अथवा नाहीसा झाला तरी पाण्यात परमाणू उचलले ते पृथ्वीपणा वेगळे नाही गेले आणि माघव ते जरी पडले तरी पृथ्वीची वरी अथवा वाऱ्याने पृथ्वीचे कण वर उचलले तरी ते पृथ्वीपणाहून वेगळे झाले नाहीत आणि ते वर गेलेले कण जरी पुन्हा खाली पडले तरी ते पृथ्वीवरच पडतात तैसे भलतेने भलते भावे भलते न हो अथवा हो परिते मी ऐसे आघावे होऊन ठेले त्याप्रमाणे वाटेल तेथे वाटेल त्या भावाने वाटेल तेही न भावे अथवा व्हावे पण ते मी म्हणजे परमात्मा आहे असे सर्व जग त्या अनुभवाने होऊन राहिलेले असते अगा हे जेवडी माझी व्याप्ती तेवढी चित्रि ऐसे बहुदाकारी वर्तती बहुची हो अर्जुना ही जेवढी माझी व्याप्ती आहे तेवढ्याच त्यांचा अनुभव आहे याप्रमाणे ते अनुभवाच्या अंगाने मदरूप होऊन अनेक होऊन अनेक आकारांनी वावरत असतात हे भानुबिंब आवडे तया सनमुख जैसे धनंजया तैसे ते विश्वाया समोर सदा अरे अर्जुना जसे सूर्यबिंब वाटेल त्याच्या सन्मुख असते म्हणजे प्रत्यक्ष असते त्याप्रमाणे ते पुरुष नेहमी या विश्वाच्या अर्जुना त्यांच्या ज्ञानाला पुढली बाजू व मागली बाजू असे नाही ज्याप्रमाणे वायू हा आकाशाच्या सर्व पोकळी भर आहे तैसा मी जे तुला आघवा तोची तुकता यांची असिता पांडव भजन ज्याप्रमाणे जेवढा संपूर्ण मी आहे तेच वजन त्यांच्या सद्भावाच असते म्हणजे तेवढा संपूर्ण त्यांचा अनुभव असतो असे असल्यामुळे अर्जुन त्यांनी कृतीने जरी भजन केले नाही तरी ते सहजच होत असते ए रवी तरी सकळ मिची आहे तरी कवणी के उपासीला नो हे जाणणे विणठाय अप्राप्ता सहज विचार करून पाहिले तर जगातील सर्व पदार्थ मीच आहे मग कोणाकडून कोठे माझी उपासना होत नाही असे म्हणावे असे असूनही ज्यांची अशा प्रकारची समजूत झाली नाही त्यांची समजूत न झाल्यामुळेच त्यांना हे भजन घडत नाही परि ते असो येणे उचिते ज्ञान यज्ञ यजित उपासिती माते ते सांगितले परंतु ते असू दे अशा या योग्य ज्ञान यज्ञाने यजन करणारे माझी जे उपासना करतात ते भक्त मी तुला सांगितले अखंड सकळ हे सकळा सहज अर्पात असे मजी एकी, की ने या साठी मूर्खी न पविजेची माते हे सर्व सर्वांच्या द्वारे सदोदित माझ्या एकट्याच ठिकाणी सहज अर्पण होत असते म्हणजे सर्व प्राणी जे काही करतात ते सर्व मला एकट्यालाच अर्पण होते कारण ते सर्वांच्या रूपाने मीच एक आहे पण मूर्खांनी हे न जाणल्यामुळे ते सहज अर्पण होणारे सर्व कर्म मला प्राप्त होत नाही